वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग एकोणसत्तरावा महात्मा शत्रुघ्नावणाला पराकष्ठेचा क्रोध झाला आणि तो थांब थांब असे म्हणाला त्याने हातावर हात चोळा दात करारखा आव्हान देऊ लागला घोर दिसणाऱ्या लवणाचा ते शब्द ऐकून देवशत्रूंचा वस करणारा शत्रुघ्न त्याला म्हणाला इतरांना तो जिंकलेस त्यावेळी शत्रुघ्न जन्माला आला नव्हता आता माझ्या बाणाने मारला जाऊन तू यमसदनाला जा पापात्म्या देवानी जसा रावणाला रणात मारला केलेला पाहिला तसे ऋषी आणि विद्वान ब्राह्मण पाहू दे आज तू राक्षस माझ्या बाणाने जळून पडलास तर नगरात आणि खेड्यापाड्यात सुद्धा कुशल होईल आज माझ्या हातून सुटलेला वज्रासारखा बाण सूर्याचा किरण जसा कमळात घुसतो तसा तुझ्या हृदयात घुसेल हे ऐकून क्रोधाने बेभान झालेल्या लवणाने एक महावृक्ष शत्रुघ्नाच्या उरावर फेकला पण त्याने त्याचे शतशः तुकडे केले आपला प्रयत्न विफल झालेला पाहून बलवान राक्षसाने पुष्कळचे वृक्ष हाती घेऊन शत्रुघ्नावर टाकले शत्रुघ्नाने देखील ते पुष्कर वृक्ष अंगावर येत असताना वाकड्या पेरांच्या तीन तीन चार चार बाणाने ते तोडले आणि मग वीर संपन्न शत्रुघ्नाने राक्षसावर बाणांचा वर्षाव केला पण त्या राक्षसाला काही सुद्धा झाले नाही मग वीरवान लवणाने हसून एक वृक्ष उचलला आणि त्या शुराच्या मस्तकावर हाणला तेव्हा अंग लुले पडून तो मूर्छेत झाला तो वीर पडताच ऋषी समुदाय आणि गंधर्व अप्सरा यांच्यात मोठा हाहाकार झाला हाणून भूमीवर पाडलेल्या शत्रुघ्नाकडे दुर्लक्ष करून राक्षस मध्ये अवकाश मिळाला असताना सुद्धा आपल्या भवनात शिरला नाही त्याला भूमीवर पाडलेले पाहून देखील त्याने शूल घेतला नाही तो मेला असे समजून आहारासाठी आणलेली सावधे त्याने खांद्यावर घेतली काही वेळाने शुद्धीवर और शत्रुघ्नाचा पुराच्या दारावर ऋषीने सत्कार केला आणि तो हाती आयुध घेऊन फिरून उभा राहिला मग त्याने अमोघ दिव्य असा उत्कृष्ट शर बाहेर काढला त्या शराच्या झळाच्या तेजाने दशदिशा भरून गेल्या वज्रासारखे तोंड वज्राचा वेग आणि मेरू मंदराप्रमाणे भारी असा तो सर्व पेरामध्ये बाक असलेला युद्धात कधी पराजय न पावलेला रक्तरूपी चंदनाने माखलेला दानवराजा पर्वतराजा आणि असुर यांना भयंकर होणारा बाण त्याने हाती घेतला युगांती प्रलयकाळाच्या अग्नीप्रमाणे प्रकाशणारा तो बाण बघून सर्व भूते भयभीत झाली देव असुर गंधर्व मुनी अप्सरागण नव्हे सारे जग अस्वस्थ होऊन पितामहांच्या कडे गेले वरदात देव देवेश प्रपितामहांना त्यांनी देवांना लोकांचा क्षय होणार ही पडलेली धास्ती निवेदन केली त्यांचे बोलणे ऐकून देवांना अभय देणारे लोकपितामह ब्रह्मदेव भयाचे कारण सांगू लागले ते मधुरवाणीने म्हणाले सर्व देवान ऐका युद्धात लवणाचा वध करण्याकरता शत्रुघ्नाने हा शहर हाती घेतला त्याच्या तेजाने आपण सर्व देव गडबडून गेलो आहोत पूरो पुरुष पूर्वपुरुषकर्त्या देवा सनातन तेजोमय बाण है भय उत्पन्न हा महाबाण मधु और कैटभ एकटा हा तेजोमय बाण जानो महत्म विष्णु पूर्वी रूप है तुम्हें जामाचा जा, धाटा भू वीर शत्रु महात्मा वस करीत देव देवश्रेष्ठाचे बोलणे ऐकून देव शत्रुघ्न आणि लवण जेथे लढत होते तिकडे गेले प्रलयकाचा अग्निउठाव असा तो शत्रुघ्नाने हाती घेतलेला दिव्य सर्व सर्व प्राणीमात्रांनी पाहिला देवाने सारे आकाश झाकून टाकले आहे हे पाहून रघुनंदन शत्रुघ्नाने मोठमोठ्याने सिंहनाथ करून लवणाकडे पाहिले महात्मा शत्रुघ्नाने पुन्हा त्याला आव्हान केले क्रोधाने भरून जाऊन लवण युद्धाकरता समोर आला तेव्हा धनुर्ध्यात श्रेष्ठ अशा त्या वीराने आपले धनुष्य कानापर्यंत आणले त्याने तो महाबाण लवणाच्या उरावर सोडला त्याने त्याचे उर फाडले आणि तो रसातळात शिरला देवाना पूज्य असलेला तो दिव्य शरो रसातळात जाऊन तत्काळ ईश्वकुकुलनंदन शत्रुघ्नाकडे परत आला शत्रुघ्नाच्या बाणाने छिन्न भिन्न होऊन तो राक्षस लवट वज्र टाकलेला पर्वत कोसळून पडावा तसा एकदम भूमीवर कोसळला लवण राक्षस मरून पडताच तो महादिव्य शूल सर्व देवांच्या देखत रुद्राचा स्वाधीन झाला एकाच बाणाने त्रैलोक्याला भयरूप झालेल्या लवणाचा निपात करून उत्तम धनुष्यबाण हाती असलेला शत्रुघ्न अंधार नाहीसा करणाऱ्या सहस्त्र रश्मी सूर्याप्रमाणे शोभू लागला ऋषी नाग अप्सरा या सर्वाने दशरथ पुत्राचा जय केला निर्भय होऊन दाशरथीने जय मिळवला लवणं मारलेल्या सर्पाप्रमाणे शांत ऊन पडला होता छान झाले असा त्याचा सन्मान केला उत्तरकांडाचा एकोणसत्तरावा सर्ग समाप्त